पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्या विद्यापाटील अध्याय सतरावा एरवडा मंदिर चौदा दोन बत्तीस अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले जे लोक प्रचलित नीतीनियमांचा आणि शास्त्रांचा त्याग करून श्रद्धापूर्वक देवाधिकांची पूजा करतात त्यांचे काय होते श्रीभगवान म्हणाले सत्व रज आणि तमोगुणांवर आधारित श्रद्धा तीन प्रकारच्या असतात आणि जशी माणसाची श्रद्धा असेल तसाच तो होतो सात्विक लोक ईश्वराची भक्ती करतात रजोगुण असले लोक यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात तर तमोगुणी मृतात्म्यांची भक्ती करतात मानसाची प्रकृती कशी आहे ते एकाएकी सांगता येत नाही त्या प्रकृतीचे बरोबर आकलन होण्याकरता आपल्याला त्याच्या खाण्यापिण्याची राहण्याची यज्ञाधिकांची आणि दानधर्माची माहिती असणे आवश्यक आहे जो यज्ञ एकाग्र चित्तानी व निरपेक्ष भावनेने कर्तव्य म्हणून पार पाडण्यात येतो तो यज्ञ सात्विक आहे असे म्हणता येईल जो यज्ञ फलाशिने व लोकांना दाखविण्याकरता करण्यात येतो तो, तो यज्ञ राजस आहे असे म्हणतात ज्या यज्ञामध्ये धर्मग्रंथातील नियमांचे पालन केले जात नाही ज्यात अन्नधान्य वार प्रकारचा दानधर्म करण्यात येत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या वेदमंत्राचा घोष करण्यात येत नाही त्या यज्ञाला तामसी यज्ञ म्हणतात संतत्व पावित्र्य ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे गुण शरीराच्या तपश्चरेकरता आवश्यक असतात सत्यवादिता प्रसन्न आणि हिताव बोलणे आणि त्याचबरोबर धर्मग्रंथांचा अभ्यास हे वाणीच्या तपश्चरेचे लक्षण आहे आनंदी स्वभाव सौजन्य शांतपणा आत्मनिग्रह आणि हेतुची शुद्धता या गुणांनी मनाची तपश्चर्या होते अशा प्रकारे तन मन आणि वाणीद्वारे फलाशा न ठेवता समतोल भावनेने तपश्चर्या करण्यात येते तेव्हा त्या तपश्चरेला सात्विक म्हणतात जी तपश्चर्या दाखविण्याकरता वा नालौकिकेकरता करण्यात येते ती तपश्चर्या राजसवी असते दुराग्रही मूर्ख आत्मक्लेशाद्वारे अथवा इतरांचा छळ करून जी तपश्या केली जाते ती तामसी असते फलाशा न ठेवता निरपेक्षपणे जे दान योग्य ठिकाणी योग्य वेळी व सदपात्री करण्यात येते आणि ज्याला आपण दान देतो ती व्यक्ती दान घेण्याकरता पात्र आहे अशी आपली खात्री असते ते दान सात्विक असते मोबदल्याच्या अपेक्षेने कुरकुरत वा मागेपुढे पहार दान करण्यात येते ते राजसी दान असते आणि जे दान आदर सत्कार न करता अपमान करून देण्यात येते स्थळ काळ आणि पात्रता यांचे औचित्य न पाहता देण्यात येते त्या दानाला तामसी म्हणतात वेदांमध्ये ब्रह्माचे वर्णन ओम तत् सत असे करण्यात आले आहे त्यामुळे श्रद्धाळू लोक जेव्हा त्याग दान व तपश्चर्याचे कर्तव्य पार पाडतात तेव्हा ते ओम हा पवित्र शब्द उच्चारतात हे एकच अक्षर ब्रह्माचे प्रतिनिधित्व करते तत म्हणजे ते आणि सत म्हणजे सत्य हितकारी म्हणजे ईश्वर एकच आहे आणि तोच एकटा आहे तो एकटाच सत्य आहे आणि जगाचा हित करता आहे जो कोणी यज्ञ करतो आणि दानधर्म करतो तो तपश्चर्याच करत असतो त्याला सत्याचे खरे ज्ञान झालेले असते व त्याच्या समर्पण भावामुळे तो सात्विक श्रद्धेचा पुरुष म्हणला जातो अशा प्रकारचा माणूस जाणीवपूर्वक वा अजांदा योग्य पद्धती सोडून वेगळ्या पद्धतीने जरी काम करत असला तरी तो निर्दोष असतो परंतु या भावनेशिवाय करण्यात आल काम हे श्रद्धेशिवाय करण्यात आलेले आहे असे म्हणता येईल आणि त्यामुळे तस असत